ओम नमो भगवते वासुदेवाय ओम श्री परमात्मनेन महा अध्याय सव्वीसावा महदादी विविध तत्वांच्या उत्पत्तीचे वर्णन श्री भगवान म्हणाले आता मी तुला प्रकृती इत्यादी सर्व तत्वांचे वेगवेगळे लक्षण सांगतो जे जाणल्याने मनुष्य प्रकृतीच्या गुणापासून मुक्त होतो आत्मदर्शनरूप ज्ञानच पुरुषाच्या मोक्षाला कारण आहे आणि तेच त्याच्या अहंकार रूप हृदय ग्रंथीचे छेदन करणारे आहे असे पंडित म्हणतात अशाच ज्ञानाचे मी तुला यापुढे वर्णन करून सांगतो हे सर्व विश्व ज्याच्यामुळे व्याप्त होऊन प्रकाशित होते तो आत्मा म्हणजेच पुरुष होय तो अनादि निर्गुण प्रकृतीच्या पलीकडील अंतकरणात स्फुरणारा व स्वयंप्रकाश आहे त्या सर्व व्यापक पुरुषाने लीलाविलासपूर्वक आपल्याजवळ आलेल्या अव्यक्तांनी त्रिगुणात्मक वैष्णवी मायेचा स्वेच्छेने स्वीकार केला आहे लिलापरायण प्रकृती आपल्या सत्वादी गुणाने त्यांच्यासारख्याच प्रजेची निर्मिती करू लागली हे पाहून ज्ञान झाकणाऱ्या तिच्या आवरण शक्तीने पुरुष तत्काळ मोहित झाला आणि आपल्या स्वरूपाला विसरला अशा प्रकारे आपल्यापेक्षा भिन्न प्रकृतीला गुणाकडून केल्या जाणाऱ्या कर्मांचा आपणच करता आहोत असे मानू लागतो या कर्तृत्वाधी मानामुळेच अकर्ता स्वाधीन साक्षी आणि आनंद स्वरूप पुरुषाला जन्म मृत्यूरूप बंधन आणि पारतंत्र्य येते कार्यरूप शरीर कारणरूप इंद्रिय तसेच कर्तारूप इंद्रियाधिष्ठा त्या देवता यांना पुरुष जो मी मानतो त्याला प्रकृती हेच कारण आहे असे पंडित मानतात तसेच वास्तविक प्रकृतीच्या पलीगडचा असूनही जो प्रकृतीमध्येच राहतो त्या पुरुषाला सुख दुःख भोगण्याचे कारण मानले जाते देवभूती म्हणाली हे पुरुषोत्तमा या विश्वातील स्थूल सूक्ष्म कार्य ज्यांचे स्वरूप आहे तसेच जे यांचे कारण आहे ती प्रकृती आणि पुरुष यांची लक्षणेसुद्धा आपण मला सांगावीत तेव्हा श्री भगवान म्हणाले जे त्रिगुणात्मक अव्यक्त नित्य आणि कार्यकारण रूप आहे तसेच अव्यक्त असूनही संपूर्ण व्यक्त पदार्थांचा आश्रय आहे त्या प्रधान नावाच्या तत्वालाच प्रकृती म्हणतात पंच महाभूते पाच तन्मात्रा चार अंतकरणी मन म्हणजेच मनबुद्धीच्ताने अहंकार याला अंतकरण असे म्हणतात आणि दहा इंद्रिय या चोवीस तत्वांच्या समूहाला विद्वान लोक प्रकृतीचे कार्य मानतात माझ्या मते पृथ्वी जल तेज वायू आणि आकाश ही पंच महाभूती व गंध रस रूप स्पर्श आणि शब्द या त्यांच्या पाच तन्मात्र आहेत कान त्वचा डोळे जीव नाक ही ज्ञानेंद्रिय वाणी हात पाय शिष्ण आणि गुद ही कर्मेंद्री ही दहा इंद्रिय होत मनबुद्धी चित्त चित्तानी अहंकार या चार रूपात असलेले एकच अंतकरण आपला संकल्प निश्चय चिंतन आणि मी याची जाणीव अशा चार प्रकारच्या व्रतींनी ओळखली जाते अशा प्रकारे मी सगुण ब्रमाचा आकार विशेष म्हणून ही 24 तत्वांची संख्या सांगितली याखेरीज जो काळ आहे ते पंचवीसावे तत्व होईल मायेचे कार्य असलेल्या देह इत्यादींना मी मानून आपल्यालाच करता मानणाऱ्या जीवालाच ज्याचे भय वाटते त्या काळाला वेगळे तत्त्व न मानता जण ईश्वराची संहारक शक्ती असे मानतात हे मनुपुत्री ज्याच्या प्रेरणेमुळे गुणांची साम्यावस्थारूप अव्यक्त प्रकृतीत गती उत्पन्न होते त्या भगवानांनाच काल म्हणतात अशा प्रकार जे आप सर्व प्राणी जीवरूपाने आर कालरूपाने व्याप्त जी भगवान पंशुसावी तत्व है, है। जेव परम पुरुषा ने जीवान अदृष्टानुसार कार्यप्रवन घ जीवन उत्पत्ति स्थान अशा मये में चैतन्य रूप वीर स्थापित के लिए जहां तपास तेजोमयी महत्व उत्पन्न लय विक्षेपादी रही तसेजे अंकुर रूप या महत्वा आप प्रकट करना आपल्या स्वरूपाला आच्छादित करणाऱ्या प्रलयकालीन अंधकाराला आपल्याच तेजाने नाही शिकेली जे सत्वगुणमय स्वच्छ शांत आणि भगवंताच्या उपलब्धीचे स्थानरूप चित्त आहे तेच महत्त्व आहे आणि त्यालाच वासुदेव म्हणतात ज्याप्रमाणे पाणी आपल्या मूळ अवस्थेमध्ये अत्यंत स्वच्छ विकारशून्य आणि शांत असते त्याचप्रमाणे स्वाभाविक अवस्थेत स्वच्छ अविकारही आणि शांत असणारे ते चित्त असे हे वृत्तीसह चित्ताचे लक्षण सांगितले आहे त्यानंतर भगवंताच्या वीररूपच शक्तीपासून उत्पन्न झालेल्या महत्त्वाच्या क्रियाशील होण्याने त्यापासून क्रियाशक्ती प्रधान असा अहंकार उत्पन्न झाला तो वैकारिक तैजस आणि तामस अशा भेदाने तीन प्रकारचा आहे त्यापासूनच क्रमशः मन इंद्रिय आणि पंचमहाभूतांची उत्पत्ती झाली या भूत इंद्रिय आणि मनरूप अहंकारालाच पंडित लोक साक्षात संकर्षण नावाचा एक हजार श्रेय असलेला अनंत देव म्हणतात या अहंकाराची देवता देवतारूपाने कर्तृत्व इंद्रियरूपाने करणत्व आणि पंचभूत रूपाने कार्यत्व हे लक्ष नाही तसेच सत्वाधी गुणांच्या संबंधाने शांतत्व घोरत्व आणि मूढत्व ही सुद्धा याचीच लक्षणे होत वरील तीन प्रकारचा अहंकारापैकी वैकारिक अहंकार क्रियाशील झाल्याने त्यापासून मनहे तत्व उत्पन्न झाले त्याच्या संकल्प विकल्पामुळे कामना उत्पन्न होतात हे मनतत्वच इंद्रियांचा अधिष्ठाता अनिरुद्ध या नावाने प्रसिद्ध आहे योगी लोक शरद ऋतुतील नीलकमलाप्रमाणे श्यामवर्णाच्या या अनिरुद्धाची पुन्हा पुन्हा मनाला वश करून आराधना करीत असतात हे साध्वी पुढे तेजस अहंकार क्रियाशील झाल्याने त्यापासून बुद्धितत्व उत्पन्न झाले वस्तूचे स्पूर्णरूप विज्ञान आणि इंद्रियांच्या कामात सहाय्य करणे हे बुद्धीचे कार्य आहे वृत्तीच्या भेदामुळे संशय विपरीत ज्ञान निश्चय स्मृती आणि निद्रा ही बुद्धीची निरनिराळी लक्षणे होत इंद्रिये हे सुद्धा तेजस अहंकाराचेच कार्य होय कर्म आणि ज्ञानाच्या विभागाने त्यांचे कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय असे दोन भेद आहेत यामध्ये कर्म हे प्राणांची आणि ज्ञानबुद्धीची शक्ती होईल भगवंताच्या चेतनाशक्तीच्या प्रेरणेने तामसअहंकार विकृत होऊन त्यापासून शब्द तन्मात्रेची उत्पत्ती झाली शब्द तन्मात्रेपासून आकाश उत्पन्न झाली शब्दाचे ज्ञान स्रोत्रेंद्रिय करून देते शब्दाच्या अर्थाचे ज्ञान करून देणे न दिसणाऱ्याही बोलणाऱ्याच्या ज्ञानाचे ज्ञान करून देणे आणि आकाशाचे सूक्ष्मरूप असणे हीच विद्वानांच्या मते शब्दाची लक्षणे होत सर्व वस्तूंना पोकळी उपलब्ध करून देणे सर्वांच्या आतबाहेर राहणे तसेच प्राण इंद्रिये आणि मन यांचा आश्रय होणे ही आकाशाची कार्यरूप लक्षणे होत नंतर शब्द तन्मात्रेचे कार्य असणाऱ्या आकाशात कालगतीने विकार झाल्याकारणाने स्पर्श तन्मात्रा उत्पन्न झाली आणि त्यापासून वायू उत्पन्न झाला स्पर्शाचे उत्तम ज्ञान त्वचा करून देते कोमलता कठोरता शीतलता उष्णता आणि वायूचे सूक्ष्मरूप असणे ही स्पर्शाची लक्षणे होत प्रक्षाचा थांद्या इत्यादींना हलवणे त्रण इत्यादींना एकत्रित करणे सगळीकडे पोहोचवणे गंधयुक्त द्रव्याला नाकाजवळ तसेच शब्दाला कानाजवळ नेणे त्याचप्रमाणे सर्व इंद्रियांमध्ये कार्यशक्ती उत्पन्न करणे ही वायूच्या वृत्तीची लक्षणे होत त्यानंतर दैवाच्या प्रेरणेने स्पर्श तन्मात्र विशिष्ट वायूच्या विकृत होण्याने रूपतन्मात्र उत्पन्न झाले तसेच त्यापासून तेज आणि रूपाला प्रकट करणाऱ्या ज्ञानेंद्रियाचा उगम झाला हे साधवी वस्तूच्या आकाराचे ज्ञान करून देणे पदार्थाच्या अंगरूपाने असणे पदार्थाचा जसा आकार प्रकार आणि परिणाम इत्यादी असेल तसेच स्वरूप दाखवणे आणि तेजवरूप असणे या सर्व रूपतन्मात्राच्या वृत्ती होत चमकणे पक्व करणे थंडी दूर करणे सुकविणे तहान भूक उत्पन्न करून त्यांच्या निवृत्ती करता भोजन करणे पाणी पिणे या तेजाच्या वृत्ती होत नंतर दैवाच्या प्रेरणेने रूप तन्मात्रमय तेज विकृत झाल्याने त्यापासून रसतन्मात्र उत्पन्न झाले आणि त्याच्यापासून पाणी व रसाला ग्रहण करणारे जीभ उत्पन्न झाले एकच रस भौतिक पदार्थाशी संयोग झाल्याने तुरट गोड तिखट कडू खारट आंबट इत्यादी अनेक प्रकारचा होतो भिजवणे माती इत्यादींचा गोळा करणे णे जिवंत ठेवणे तहान भागवणे पदार्थांना मृदू बनवणे उष्णता नाहीशी करणे आणि विहिरी इत्यादीतून बाहेर काढल्यावरही तिथे पुन्हा पुन्हा प्रकट होणे या पाण्याच्या वृत्ती आहेत यानंतर दैवाने प्रेरित झाल्याने पाणी विकृत होऊन त्यापासून गंध तन्मात्र उत्पन्न झाले आणि त्यापासून पृथ्वी व वासग्रहण करणारे नाक प्रगट झाले परस्पर मिसळलेल्या पदार्थांच्या कमी अधिक पणामुळे तो वासस मिश्रगंध दुर्गंध सुगंध मृदू, तीव्र अंबट इत्यादि अनेक प्रकार होतो। होते प्रतिमा इत्यादि रूपां ब्रह्मा साकार होने पानी इत्यादि कारण तत्वापुन भिन्न अशा दुसर को आश्रया की अपेक्षा के रहने पानी इत्यादि अन्य पदार्थना धारण कर आकाश इत्यादि विभाग दाखने तसेच सर्व प्राणी स्त्रीत्वपुरुषत्व इत्यादि गुणा प्रकट करनी हि पृथ्वी की कार्यरूप लक्षणें आकाशाचा विशेष गुण शब्द हा ज्याचा विषय आहे ते स्तोत्रेंद्रिय कान होय वायूचा विशेष गुण स्पर्श हा ज्याचा विषय आहे ते चोगेंद्रिय म्हणजे त्वचा होय तेजाचा विशेष गुण रूप हा ज्याचा विषय आहे ते नेत्रेंद्रिय डोळा होय पाण्याचा विशेष गुण रस हा ज्याचा विषय ते रसनेंद्रिय म्हणजे जीभ होय आणि पृथ्वीचा विशेष गुण गंध ज्याचा विषय आहे त्याला घ्राणेंद्रिय म्हणजे नाग असे म्हणतात वायू इत्यादी कार्यतत्वांमध्ये आकाशादी कारणतत्वे राहत असल्यामुळे त्यांचे गुण त्यात दिसतात म्हणून सर्व महाभूतांचे गुण शब्द स्पर्श रूप रस आणि गंध केवळ पृथ्वीतच आढळतात जेव्हा महत्त्व अहंकार आणि पंच महाभूते ही सात तत्वे एकमेकात मिसळू शकली नाहीत तेव्हा जगाचे आदिकारण श्री नारायणाने काल अदृष्ट आणि सत्वादी गुणासहित त्यामध्ये प्रवेश केला नंतर परमात्मेने प्रवेश केल्याने क्षुब्ध झालेल्या आणि आपापसात मिसळलेल्या त्या तत्वांपासून एक अचेतन अंडे उत्पन्न विराट पुरुषा श्रीहरिंग दुसर पे पट अधिक अशा पानी अग्निवायु आकाश अहंकार मतत्व या सहा आवरण आच्छादले सर्वे बाहर सत्य आवरण प्रकृति से है कारणमय पेजोमयी अंड्यात उठन त्या विराट पुरुषांनी पुन्हा त्यातच प्रवेश केला आणि त्यात अनेक प्रकारची छिद्री निर्माण केली सर्वप्रथम त्यात मुख प्रगट झाले त्यातून वाक इंद्रिय आणि वाणीसह वाणीचा अधिष्ठाता अग्निप्रविष्ट झाला नंतर नाकाची छिद्री प्रगट झाली प्राणसहित ग्रहाणेंद्रिय उत्पन्न झाली ग्राहणेंद्रियानंतर त्याचा अधिष्ठाता वायू प्रविष्ट झाला त्यानंतर नेत्रगोल प्रगट झाली त्यापासून नेत्रेंद्रिय प्रगट झाली आणि तत्पश्चात त्याचा अधिष्ठाता सूर्य तिथे प्रविष्ट झाला मग कानाची छिद्रे प्रगट झाली त्यापासून त्याचे इंद्रिय स्रोत्र आणि त्याची अभिमानी दिशा देवता त्यात प्रगट झाली यानंतर त्या विराट पुरुषाला त्वचा उत्पन्न झाली त्यापासून छद्रिय व तिथे दाढी मिशा तसेच डोक्यावरील केस प्रगट झाले यानंतर त्वचेची देवता औषधी उत्पन्न झाल्या नंतर लिंग प्रगट झाले त्यापासून वीर्याने वीर्यानंतर लिंगाची अभिमानी जलदेवता उत्पन्न झाली नंतर गुदद्वार प्रगट झाले त्यापासून अपानवायू आणि अपमानानंतर त्याची अभिमानी लोकांना भयभीत करणारी मृत्यू देवता प्रगट झाली त्यानंतर हात प्रगट झाली त्यापासून बल आणि बलानंतर हस्तेंद्रियाचा अभिमानी इंद्र प्रगट झाला नंतर चरण प्रगट झाली त्यापासून गती म्हणजे गमनाची क्रिया आणि मग चरणांची अभिमानी विष्णू देवता प्रगट झाली नंतर त्या विराट पुरुषाला नाड्या उत्पन्न झाल्या त्यापासून रक्त उत्पन्न झाली आणि नंतर त्यांच्या अभिमानी देवता नद्या प्रगट झाल्या नंतर पोट प्रगट झाली त्यापासून तहान भूक अभिव्यक्त झाली आणि मग उदराची अभिमानी समुद्र देवता उत्पन्न झाली त्यानंतर हृदय प्रगट झाले हृदयापासून मन उत्पन्न झाले नंतर त्याचा अभिमानी चंद्र उत्पन्न झाला नंतर हृदयापासून बुद्धी आणि त्याचा अभिमानी ब्रम्हदेव प्रगट झाला नंतर अहंकार व त्या पाठोपाठ त्याची अभिमानी रुद्र देवता झाली यानंतर चित्त आणि त्याचा अभिमानी क्षत्रज्ञ प्रकट झाला जेव्हा या क्षत्रज्ञा व्यतिरिक्त सर्व देवता उत्पन्न होऊन सुद्धा विराट पुरुषाला उठानेसमर्था उठा देवता क्रमशः पुनः आपापूर्ति स्थान प्रविष्ट होग्निने वाणी मुखा प्रवेश विराट पुरुष उठला नहीं वायु ने घींद्रियासह नका छिद्रत प्रवेश विराट पुरुष उठला नहीं सूर्या ने चक्षुस नेत्र प्रवेश के विराट पुरुष उठला नहीं दिशा ने श्रवण्रिया सहित काना प्रवेशराट पुरुष उठला नहीं औषधीं रोमा सहित त्वचे में प्रवेश के विराट पुरुष उठला नही। नहीं ताने वीरियासह लिंगा प्रवेश के विराट पुरुष उठला नहीं पृथ्वी ने अपान प्रवेश करुन विराट पुरुष उठला नहीं इंद्राने शक्ति सहित हता प्रवेश परंतु यह ने ही विराट पुरुष उठला नहीं विष्णु ने गतिसह चरणा प्रवेश के विराट पुरुष उठला नहीं नद्या रक्ता सह नड़े प्रवेश के विराट पुरुष उठला नहीं समुद्राने तहानभुकीसह उद्रामध्ये प्रवेश केल्यानेही तो पुरुष उठला नाही चंद्राने मनासहित हृदयात प्रवेश केला पण त्यानेही विराट पुरुष उठला नाही ब्रम्हदेवाने बुद्धीसहित हृदयात प्रवेश केल्यानंतरही विराट पुरुष उठला नाही रुद्राने अहंकारासहित त्याच हृदयात प्रवेश केला पण विराट पुरुष उठला नाही परंतु जेव्हा चित्ताचा अधिष्ठाता क्षत्रज्ञ भगवान वासुदेव याने चित्तासहित हृदयात प्रवेश केला त्याचवेळी विराट पुरुष पाण्यामधून उठून उभा राहिला ज्याप्रमाणे लोकांमध्ये प्राण इंद्रिये मन आणि बुद्धी चित्ताचा अधिष्ठाचा असणाऱ्या क्षत्रज्ञाच्या साह्याशिवाय झोपलेल्या प्राण्याला आपल्या शक्तीने उठवू शकत नाहीत त्याप्रमाणे विराट पुरुषाला सुद्धा क्षत्रज्ञ परमात्म्याशिवाय उठवता येत नाही म्हणून भक्ती वैराग्य चित्ताच्या एकाग्रतेतून प्रकट झालेल्या ज्ञानाने त्या अंतरात्मा रूप क्षत्रज्ञाचे या शरीरात साक्षीरूपाने चिंतन केले पाहिजे या ठिकाणी सव्वीसावा अध्याय समाप्त झाला